नमस्कार कथाझरणा गोष्ट संचातील गोष्ट क्रमांक तेरा गोष्टीचं नाव आहे अंभु शंभूची युक्ती तर उंदीर पकडण्यासाठी मनीमावशींनी एक युक्ती शोधून काढली एक दिवस मनीमावशींनी आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्या उंदरांना बोलावलं आणि म्हटलं मित्रांनो मी इतके दिवस तुम्हाला खूप त्रास देत होते पण आता मला त्याचं फार वाईट वाटतय आता तुम्ही सर्वांनी आनंदात राहावं असं मला वाटतंय माझं फक्त एक मागणंय रोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही सर्वांनी एका ओळीत येऊन मला नमस्ते म्हणायचं आणि निघून जायचं बस एवढंच उंदरांनी आनंदाने हे मान्य केलं मनी मनीमावशी रोज एका सिंहासनावर बसायची सगळे उंदीर एका ओळीत तिच्या समोर यायचे आणि सलाम करून निघून जायचे जो उंदीर ओळीच्या शेवटी असायचा त्याच्यावर झडप घालून मनी मनीमावशी त्याला पकडायची आणि बाकीच्या उंदरांना याचा पत्ताच लागायचा नाही उंदरांच्या या टोळीत अंबू आणि शंभू नावाचे दोन हुशार उंदीर होते त्यांच्या लक्षात आलं की उंदरांची संख्या कमी कमी होत चालली आहे दोघांनी मिळून एक बे ताखला अंबून रांगेत पहिल्या जागेवर उभं राहायचं आणि शंभुंनी रांगेत शेवटच्या जागी उभं राहायचं असं त्यांनी ठरवलं सगळ्यात पुढे असलेल्या अंभुंनी मागे वळून मोठ्याने विचारलं शंभू तू कुठे आहेस लगेच उत्तर दिलं अंबू मी आहे अशा प्रकारे चालता चालता ते एकमेकांना हाका मारत जाऊ लागले मनी मावशीला त्या दिवशी काहीच करता आलं नाही तिने जर रांगेतला शेवटचा उंदीर पकडला असता तर तिचा डाव सगळ्यांनाच कळला असता ना त्या दिवशी मांजर उपाशी राहिली तिला झोप नाही आली मांजरीने विचार केला आजचा प्रकार चुकून झाला असावा उद्या मात्र काही झालं तरी शेवटचा उंदीर पकडायचाच दुसऱ्या दिवशी शंभूरांगेत सर्वात पुढे उभा राहिला आणि अंबूरांगेच्या शेवटी एकमेकांना हाका मारत ते रांगेत चालत राहिले त्या दिवशी सुद्धा मांजरीला उंदीर काही पकडता आला नाही आणखी एक दिवस वाट पाहूया असा विचार करून मनी मावशींनी कसा बसा राग त्या रात्री अंबू आणि शंभूंनी आपल्या बरोबरच्या सगळ्या उंदरांना सावध राहायला सांगितलं मनीमावशीच्या चेहऱ्यावर थोडा जरी राग दिसला तर लगेच पळून जा बाबा दुसऱ्या दिवशी परत सगळे उंदीर रांगेने निघाले नेहमीप्रमाणे अंबू अंबुनी हाक मारली शंभू तू कुठेस बस आता मात्र मनीमावशीचा राग अनावर झाला तिने उंदरांवर एकदम झडप घातली उंदीर तर आधीपासून तयार होते ते असे थोडेच फसणारे होते विजेच्या वेगाने पळाले आणि लपून बसले मनी मावशीला मात्र आपलेच दाट ओठ खात बसून राहावं लागलं